स्कंद तिसरा अध्याय अठरावा शिकलेच्या स्वयंवराविषयी विचार त्याचे भाषण श्रवण केल्यावर त्या तरुणीच्या मनामध्ये त्या राजपुत्राविषयी प्रेम उत्पन्न झाले तो ब्राह्मण इतके स्वस्तपणाने सांगून त्या स्थानापासून निघून गेला तो द्विजश्रेष्ठ गेल्यानंतर पूर्वी उत्पन्न झालेल्या प्रेमामुळे गुंग झालेली ती शशिकला त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकल्यानंतर अतिशय उतावेळ झाली प्रेमामुळे कामबाणाने व्याकुळ झाली नंतर मदनाने व्याकुळ झालेली ती शशिकला आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या एका सखीला म्हणाली हे सखी त्याचे भाषण श्रवण केल्यापासून माझ्या देहाचे उत्पन्न झाला आहे नुकतीच यवनावस्था प्राप्त झाल्यामुळे जिला श्रुंगार रसाचा अनुभव नाही अशा या कुलीन कन्येला त्या राजपुत्रा संबंधाने दुष्ट मदन पिढा देत आहे मग आता काय करू कोठे जाऊ स्वप्नामध्ये दुसरा मदनच की काय असा तो राजपुत्र माझ्या दृष्टीस पडला त्यामुळे तो माझ्या मनाला अतिशय पीडा करीत आहे हे सखे त्या राजपुत्राच्या विरह वेदनेमुळे शरीराला लावलेले चंदन विशाप्रमाणे भासत आहे ही पुष्प सर्पाप्रमाणे वाटत आहे चंद्रक्रिणे ताप देत आहेत राजवाडा वन वापी आणि क्रीडा पर्वत ह्यापैकी कोठेही मला रात्री अथवा दिवसा कोणत्याही सुखसाधनांच्या योगाने सुख प्राप्त होत नाही शैया, तांबूल गायन आणि वादन ही माझ्या मनाला आनंद देत नसून माझे नेत्र ही तृप्त करीत नाही म्हणून तो माझे मन चोरणारा शट ज्या मनामध्ये आहे तेथे आज जावे असे मला वाटते आहे कुलज्जेमुळे मला माझी भीती वाटत असून मी पित्याचे अधीन आहे पिता आजमासे माझे ही करीत नाही तेव्हा आता काय बरे करावे राजपुत्र सुदर्शनाला मनापासून मी आपला देह अर्पण केला आहे विपुल संपत्तीने युक्त असे दुसरे शेकडो भूपती आहेत परंतु ते मला रमणीय वाटत नाही हा राज्यहीन असूनही मला संमत आहे एकाकी निर्धन निर्बल वनवासी आणि फलांवर उपजीविका करणारा असा तो सुदर्शन होता तरी तिच्या मनामध्ये तो एक एकसारखा खेळून राहिला वाघबीजाच्या प्रभावामुळेच तिला ही ही स्थिती प्राप्त झाली होती इकडे तो सुदर्शनही ध्याननिष्ठ राहून त्या उत्कृष्ट मंत्राचा अतिशय जप करीत होता त्यामुळे स्वप्नामध्ये विश्वमाता अखंडित विष्णू अव्यक्त आणि सर्व देणारी जी अंबिका देवी तिचे त्याला वारंवार दर्शन होत असे एके दिवशी शृंगवेर पुराधिपती निषाद त्याच्याकडे आला आणि सर्व सामग्रीने युक्त असा एक रथ त्याने त्याला अर्पण केला राजपुत्र विनयशील आहे हे जाणून निषादाने देणगी म्हणून तो रथ त्याला दिला त्या रथाला चार अशो जोडलेले होते श्रेष्ठ पताकाने तो भूषित केलेला होता त्या सुदर्शनाने त्या रथाचा प्रेमाने स्वीकार केला मित्र मित्रभावाने वागणाऱ्या त्या निषादाचे वनातील फलमूलांनी त्याने चांगले आदरातिथ्य केले आदरातिथ्य होऊन तो निषादाधिपती गेल्यावर सुदर्शनावर प्रेम करणारे ते तपस्वी मुनी एकांत मध्ये त्याला म्हणाले हे राजपुत्रा तुला सर्व प्रकारे निसंशय राज्य होईल तुला प्रतापामुळेच थोड्या दिवसात प्राप्ती होईल यात संशय नाही तू दक्ष राहा विश्वाला मोह पाडणारी आणि वर देणारी जी अंबिका देवी ती तुझ्यावर प्रसन्न झाली आहे त्या योगे तुला सहाय्य करताही चांगला मिळाला आहे यास्तव हे सुव्रता तू काळजी करू नकोस यानंतर उग्र तपश्चर्या करणारे ते मुनी मनोरमेला म्हणाले हे सुहास्य वदने तुझा पुत्र लवकरच पृथ्वीपती होईल यावर शरीराने सडपातळ असलेली ती मनोरमा त्याला म्हणाली हा तुमचा आशीर्वाद सफल हो पुत्र दासा साधना पुत्राला जगात राज्य खर हा जगत राजाप्त होतेर्वादा मु खरो हाथा पुत्र भूपति हो संशय आपण मंत्र वेत श्रेष्ठ आहात व्यास म्हणाले तो बुद्धिमान सुदर्शन रथारुढ होऊन जिकडे तिकडे जात असे तिकडे आपल्या सारखा हे भूपते तो प्रेमाने जप करू लागल्यामुळे त्या मंत्र बीजाचा सर्वस्वी हा प्रताप होता दुसरे काही एक कारण नाही सद्गुरू पासून कामबीज संज्ञक अद्भुत बीजाचा उपदेश घेऊन जो शुद्ध पुरुष शांतपणाने जप करतो त्याचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात हे देवी भगवती प्रसन्न झाली असता तिच्या प्रसादाने मनुष्याला पृथ्वीवरील अथवा स्वर्गातील कोणतीही वस्तू अप्राप्य अथवा दुर्लभ नाही आंबेच्या पूजना आंबेच्या पूजनादिकांविषयी ज्यांच्या चित्तामध्ये विश्वास नसेल ते लोक मंदमती अत्यंत दुर्दैवी आणि रोगग्रस्त असतात युगाचे आरंभे सर्व देवांची ती माता म्हणून प्रसिद्ध आहे हे कुरुवंश श्रेष्ठा म्हणून या नावाने म्हणजेच आदिमाता या नावाने ती विख्यात आहे बुद्धी कीर्ती धृती लक्ष्मी शक्ती श्रद्धा मती आणि स्मृती या रूपाने ती सर्व प्राण्यांना प्रत्यक्ष भासत असते परंतु खरोखर मायेने मोहित झाल्यामुळे जे मानव तिला जाणीत नाहीत तेच त्या विश्वेश्वरी आणि कल्याणी देवीचे पूजन न करता केवळ कुतर्क काढीत असतात ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्र वरुण यम वायू अग्नी कुबेर त्वष्टा उषा अश्विनी कुमार भग आदित्य वसू रुद्र विश्वदेव आणि मरुदगण हे सुद्धा सृष्टी स्थिती आणि नाश करणाऱ्या त्या देवीचे ध्यान करीत असतात त्या परमानंद रूप शक्तीची सेवा कोण बरे विद्वान करणार नाही प्रमाणे ती प्राप्त होणे अत्यंत दुर्घट आहे विद्या आणि अविद्या ही तिची स्वरूपे आहेत योग तिचे ज्ञान होणे शक्य आहे ती पराशक्ती मुमुक्षुना सर्वदा प्रिय आहे तिच्याशिवाय परमानंद स्वरूप जाणण्यास कोण बरे समर्थ होईल त्रिविध सृष्टी निर्माण करून परमात्म्याचे ज्ञान करून देते त्या देवीचे अधिक आपल्याला प्राप्त झाले असे समजून परमानंदाने त्या वनामध्ये वास्तव्य करीत होता इकडे ती शशिकलाही कामबाणाने अतिशय पीडित झाली होती एकसारखे दुःखित असलेले आपले शरीर नाना प्रकारच्या उपचारांनी शांत करीत होती त्यावेळी आपली कन्या श्रेष्ठ राजपुत्राची इच्छा करीत आहे असेच जाणून तिचा पिता जो सुभाहो त्याने मोठ्या दक्षतेने स्वयंवराची तयारी चालवली विद्वानाने स्वयंवर तीन प्रकारचे सांगितले असून राज्याच्याच विवाहाला खरोखर योग्य आहे असे म्हटले आहे एक इच्छा स्वयंवर दुसरे पणसंज्ञक ज्या योगाने रामाने ्र्यंबक चापाचा भंग करून सीता मिळवली ते पण संज्ञा स्वयंवरून आहे ते शूरांना उत्तर आहे यापैकी नृपश्रेष्ठ सुभाहने तेथे इच्छा स्वयंवराची तयारी चालवली शिल्पी जनांकडून शुभ आसरणाने युक्त असे मंचक करून नंतर सभ्याना बसण्याकरता नाना प्रकारचे उत्कृष्ट मंडप तयार केले याप्रमाणे विवाहा करता मोठी तयारी झाली असताना मनोहर नेत्राने युक्त असलेली शशिकला दुःखीतून सखीला म्हणाली मी ध्रुव संधीचा शुभ पुत्र मनामध्ये पती म्हणून वरला आहे त्या शिवाय मी दुसरा पती करणार नाही भगवतीने जो राजकुमार माझा पती नेमला आहे हे माझे म्हणणे तू एकांतामध्ये माझ्या मातेला कळ याप्रमाणे शशिकलेने सांगितले असता ती सखी सत्वर तिच्या मातेकडे गेली मधुर भाषण करणारी ती सखी एकांधे मधुर स्वराने म्हणाली हे साध्वी तुझ्या दुःखी कन्या निरोप सांगितला मुखाने श्रवण कर हे कल्याणी सांप्रत तू तिचे सत्वर कल्याण कर भरद्वाज मुंच्या पवित्र आश्रमामध्ये जो ध्रुवसंधी राजाचा पुत्र आहे तो भरता मी मनामध्ये वरला आहे दुसरा भूपती मी वरणार नाही असा तिचा निरोप आहे आपला पती अंतर त्याला कन्येचे म्हणणे इतंभूत निवेदन केले ते श्रवण केल्यानंतर राजा सुबाहू वारंवार हसू लागला निश्चय शब्दाने आपल्या भार्येला म्हणाला हे सुमुखी हा बाल असतानाच ह्याचा राज्यावरील अधिकार नाही साधाला आणि त्याला राज्यापासून बनामधे हाकलून लावलेले आहे तू जाणतच आहेस हा निर्जन बनामधे एकटा राहत आहे ह्याच्या करता युद्धाजिताने वीरसेनाचा वध केला आहे म्हणून हे चारुलोचने तो निर्धन राजकुमार कसावर भरता योग्य होईल आता अनेक राजे स्वयंवरा करता येतील म्हणून त्यांना अप्रिय वाटणारे हे भाषण तू कभी ही करू नकोस अन्याला संग अध अठारवा समाप्त